बालकांड बालकांडाचे विष्णू स्वयंभूत ब्रह्मदेव सर्व देवतांना होणारे आम्हा सर्वांचे हित इच्छिणाऱ्या सत्यनिष्ठ वीर विष्णूचे सहाय्यक तुम्ही निर्माण करा ते बलिष्ठ मनाला येईल तसे रूप घेणारे माया जाणणारे शूर वेगात वायूच्या तोडीचे नितिज्ञ बुद्धिसंपन्न आणि पराक्रमाने विष्णूच्या बरोबरीचे असावे ते मारले जाण्यासारखे नसावेत युक्त्या प्रयुक्तात जाणणारे दिव्य बलाने युक्त सर्व अस्त्रांचे गुण अंगी असणारे आणि अमृत पिणाऱ्या देवांसारखे असावे मुख्य मुख्य अपसरांच्या गंधर्व स्त्रियांच्या यक्ष सर्व वृक्ष विद्याधरी यांच्या तसेच किन्नरी वानरी यांच्या पोटी त्यांना त्यांना शोभेल अशा पराक्रमाचे वानर रूपाने पुत्र उत्पन्न करा मी स्वतः यापूर्वीच वृक्षश्रेष्ठ जांभवनाला निर्माण केले आहे मी जांभई देत असताना अकस्माच माझ्या मुखातून तो बाहेर पडला भगवान ब्रह्मदेवाने तसे सांगितल्यानंतर व त्यांची आज्ञा ऐकल्यानंतर त्यांनी तदनुसार वानर रूप असलेल्या पुत्रांची उत्पत्ती केली महात्मे ऋषी सिद्ध विद्याधर सर्प चारण इन आ, याने वनात राहणाऱ्या वीर सुतांची निर्मिती केली इंद्राने आपल्याच तेजासारखा पुत्र वादी या वानरराजाला आणि उष्णतेत सर्वाधिक अशा सूर्याने सुग्रीवाला जन्म दिला बृहस्पतीने तार नावाच्या महावानराला निर्माण केले तो सर्व वानरांचा मुख्य आणि असामान्य बुद्धिमत्तेचा होता कुबेराचा पुत्र गंधमादन नावाचा धनसंपन्न वानर आणि विश्वकर्म्याने नल नावाच्या महाकपीला जन्म दिला अग्नीचा मुलगा त्याच्यासारखे तेज असणारा नील नावाचा झाला तो वीर संपन्न मुलगा तेजाने यशाने शक्तीने त्याच्याहुनी वरचड होता देखने म्हणून मानला गेलेला रूप संपत्तीयुक्त उ उभय अश्विनीने मैंदणी द्विध यांना जन्म दिला वरुणाने सुशेण नावाच्या आणि महाबलवान पर्जन्याने शरभ नावाच्या वानराला जन्म दिला वायूचा औरसपुत्र श्रीमान हनुमान नावाचा झाला तो वज्र शरीरे आणि वेगात गरुडा गरुडाप्रमाणे होता सर्व प्रमुख वानरात तो बुद्धिमान इतकाच बर्वानही होता अशा रीतीने दशग्रीव रावणाच्या वधाकरता तयारी करून अनेक सहस्त्र अतुलबर्य अतुल्य बल महापराक्रमी इच्छारूप घेणारे वीर जन्माला आले ते सर्व हत्तीसारख्या आणि पर्वतासारख्या शरीराचे महाबलवान असे होते ते दे दे वेश, ते ते वानर, गो ते गोलांगुल योनित जे उत्पन्न झाले ते त्या, त्या देवानी किंचित अधिक पराक्रमी असे झाले आणि किन्नरींच्या पोटी हे वानर जन्मले देव महर्षी गंधर्व तारस यक्ष नाग किंपुरुष सिद्ध विद्याधर सर्प यांनी नाग कन्यांच्या व गंधर्व स्त्रियांच्या पोटी जन्म दिला ते स्वेच्छेने रूप आणि बल घेऊ शकणारे इच्छा होईल तिथे फिरू शकणारे दर्पाने आणि बलाने सिंह व्याघ्रासारखे होते ते पाषाणाची वस्त्रे आणि वृक्षांचे मोट नदीपती समुद्र शोषण्यास समर्थ पायाने पृथ्वी फोडू शकणारे मोठमोठे वानर सागर तरुण जाऊ शकणारे आकाशाची भूमी करून तिच्यावर झोपतील आणि ढगाना आपल्या हाती ओढून घेतील वनात पो मोकळेपणे फिरणाऱ्या मत्त गजाना धरतील आणि नुसती गर्जना करून पक्षांना खाली पाडू शकतील असे ते होते अशा प्रकारच्या स्वेच्छारूप घेणाऱ्या हजारो लाखो वानरांच्या टोळ्यांचे मोठमोठे प्रमुख होते ते मुख्य मुख्य वानरांच्या कळपाचे प्रमुख बनले अशा कळपोप्रमुख वानरांनाही जन्म देण्यात आला यातल्या काही हजारांनी वृक्षवान पर्वताचा आश्रय घेतला काहीने नाना प्रकारच्या डोंगराचा आणि वनांचा आश्रय घेतला सर्वांनी सूर्यपुत्र सुग्रीव आणि इंद्रपुत्र वाली या दोन भावांचा आसरा मानला आणि इतर कळ कळप्रमुख यांचाही अनेकांनी आसरा घेतला ते सगळे अंगी गरुडासारखे बळ असणारे युद्धविशारद सिंह व्या वाघ सर्प इत्यादींचा फडशा फिरणारे होते त्या सर्व गोपुच्छ आपल्या पालन महाबलशाली महाबाहू महापराक्रमे वाली होता पर्वत अरणे सागर यांच्यासह पृथ्वीभर हे वानर आपापल्या विशिष्ट वस्तिस्थाने आपापल्या विशिष्ट लक्षणांसह पसरले होते ढगांचा समूह किंवा पर्वतांची शिखरे यांच्यासारख्या दिसणाऱ्या महाबलवान वानर कळपांच्या भीमकाय वानर प्रमुखांनी रामाला सहाय्य करण्याच्या हेतूने सारी पृथ्वी व्यापून टाकली बालकांडाचा सतरावासर्ग समाप्त